गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री एकनाथी भागवत अर्थ अध्याय दावा ओवी क्रमांक एकशे एक इतकी सामग्री ज्याच्यापाशी जमते तोच मत्सरासही द्वेष वाहत असतो शुद्ध शिष्याला हे सहन होत नाही तो मत्सराचा त्यागच करतो मत्सराची जात कशी आहे पहा तो, तो हटकून ज्ञात्यापाशीच राहतो पंडितांना मत्सर दांडगा तो ते याव जन्म सोडित नाहीत पंडित म्हणून जितके आढळतात तितके मत्सरीच असतात ते वरकरणी मोठी नम्रता दाखवून अतिशय पण त्यांचे बोलणे सारे मत्सराचे व दुसऱ्याच्या छळाचे असते मत्सराने पंडित रागाला चढतात आणि एकमेकांवर खोडसाळपणाचे आरोप करून निंदा करतात अशी मत्सराची बाधा सचशिष्याला कधीही शिवत नाही ज्ञानी लोकांना सुद्धा जर मत्सर सोडित नाही तर मग इतर बिचारे लोक ते काय परंतु शिष्य असतो तो, तो द्वेषाची गोष्टच सोडून देतो आणि मत्सर तर निखालस तोडून टाकतो शिष्याने खरोखर नेहमी मत्सर सोडूनच राहिले पाहिजे त्या निर्मत्सर आपल्या पुढे आलेला लाभ कोणीही राहून नेला तरी चित्तामध्ये तो द्वेष उत्पन्न होऊ देत नाही प्राणी मात्रांमध्ये भगवंतच भरलेला आहे अशी भावना तो धरीत असल्यामुळे द्वेष येऊच शकत नाही दुर्जनांनी निंदेच्या वाघबाणांनी कितीही विद्ध केले तरी तो मनात द्वेष उत्पन्न होऊ देत नाही निंद हितच मानतो आपली निंदा केली असेल तो तो आपली हित करती समजतो तिने आपला पातकाचा मळ धुवून काढला व माझी वृत्ती निर्मळ केली असाच त्याचा समज असतो अशा अशा विचाराने तो आपल्या मनाला द्वेष शिवच देत नाही निर्मत्सरपणा तो हाच हे लक्षात ठेव आणि हेच शिष्याचे दुसरे लक्षण होय ह्यानंतर तिसरे लक्षण म्हणजे दक्षता तेही आता तुला सांगतो अपले हीच करता दक्षता असावी हे लक्षात येईल सावधानता म्हणजे जागरूक रूपी सूर्य उगवला कि तो निद्रेचा आणि तंद्रेचा अंधार चटसारा नाहीसा करून टाकतो आणि धारणेचा दिवस सुरू होतो धारणा म्हणजे गुरुक्त साधना साधनाखी धारा चालू ठेवणे व धृतीची दुपार होऊन बसते असा दिवस उगवताच शमदमादी समुदाय लगबगिने चालू लागतो वाटेत एक क्षणभरही थांबत नाही तेथे प्रत्येक पावलाला निजबोधाची पाणपोई घातलेली असते तेथे मार्गस्थांचीच तृषा भागते असे नाही तर तृषेचीही तृषा नाहीशी होते या मार्गात गावचे गावकरी संत भेटले व ते सोहम ब्रेमी मिळाले म्हणजे पुढची वाट चुका ते हे चतुरुद्ध वाईक आळस किंवा विलंब मनाला न शिवणे याचेच नाव दक्षता हेच शिष्याचे तिसरे लक्षण होय पूर्वीचा जुनाट संग्रह जवळ राहिला होता त्याचीही सारी ममता तो सोडून देतो आणि आत्मज्ञानाच्या अनुभवामुळे ते सोडल्याची पुन्हा कधी क्षितीही करीत नाही देहाच्या ठिकाणी देहाभिमानच देहा चित्ताला शिवला नाही तर ममता लगेच नाही शिवते देह हे मलमूत्रांचे गाठोडे अथवा गोळा असून नाशवंत असलेला दिसतोच त्यामुळे त्याजवरील अहम बुद्धी म्हणजे अहंकार जाऊन त्या ठिकाणी होऊन जाते सोहम भावना व ममत्व भावना, भावना, भावना सोडलेली असते हाच शिष्याच्या अंगचा निर्मता हा चौथा गुण होय शिष्याचे हित साधण्याचे कामी गुरु हाच माता गुरु हाच पिता गणगोत खरोखर गुरुच आणि बंधू व सुहृदय गुरुच गुरुची सेवा हेच त्याचे नित्य गुरुसेवा हाच त्याचा धर्म गुरु तोच आत्माराम याप्रमाणे सुहृदाचा सर्व गौरव तो सद्गुरूलाच याप्रमाणे सद्गुरूच्या ठिकाणी सर्व आप्तपणा मानावा उद्धवा सचशिष्याचे हेच पाचवे लक्षण होय चित्ताला चंचलपणाने तो कधीच चुकू देत नाही सर्व सर्वोपरीने सर्व काल आत्म्यामध्येच निश्चळता तो साधतो अंग म्हणजे शरीर जरी चंचल झाले तरी त्याचे चित्त गुरुचरणाच्या ठिकाणी अगदी निश्चळच असते विक्षेपाचे प्रसंग अंगावर कितीही येऊन कोसळले तरी वृत्ती गुरुचरणाच्या ठिकाणी अढळच असते शरीर व्यापार करीत असले तरी ज्याच्या हृदयात गडबड म्हणून नाही गुरुचरणाच्याच ठिकाणी जो थारा धरून बसतो तोच खरा परमार्थी शिष्य होय ज्याच्या हृदयात चंचलता असते तो स्वहित साधणारा शिष्यच नव्हे हृदयात निश्चलता असते तोच परमार्थाची इच्छा करतो तोच गुरुपदेशाने क्षणार्धात परमार्थाला पात्र होतो ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता लावता क्षणीच तो त्याच्या होऊन बसतो त्याप्रमाणे निश्चळ वृत्तीचा साधकाला गुरु भेटला की तो तत्काळ तद्रुप बनतो तात्पर्य अंतकरणातील निश्चलपण हे सहावा गुण हे लक्षात ठेव याच्याचमुळे षडविकारांचा नाश होतो षडविकार हे देहाला असतात पण शिष्य देहबुद्धीला शिवतच नाही म्हणून गुरुपदेशाप्रमाणे वागत असल्यामुळे त्याचे विकारही नाहीसे होतात अशा प्रकारची निश्चळता साध्य करून अर्थ जिज्ञाने ला भजनी, भजनी लागलाच तर तो विषयाच्या लालचीनेच लागावयाचा विषयाचा स्वार्थ सोडून परिपूर्ण तत्वार्थ जाणण्यासाठीच परमार्थाच्या भजनी लागणे याचे नाव जिज्ञासता अशी तत्वजिज्ञासा धारण करून परमार्थाची आवड तो वाढवित असतो याप्रमाणे स्वहिताच्या लोभामुळे त्याच्या चित्ताला एक क्षणभरही विश्रांती नसते परमार्थाविषयी अतिशय प्रेम आणि चढती वाढती आस्था हे शिष्याचे सातवे लक्षण होय हे सातवे लक्षण जिज्ञासूपणाच्या बळावरच परमार्थाचे अंगण चढण्यास समर्थ झाले असो सद्गुरू ही पुष्कळ लोकांची सावली आहे शिष्यवर्गाची तर माउलीच आहे त्यांच्या ठिकाणी जो असुया करी त्याची आत्मप्राप्ती दुरावली म्हणून समजावे याकरता गुरुचा जो जो अंकित म्हणजे अनुग्रहित असेल त्याला त्याला तो गुरु समानच मानतो असुया त्याच्या चित्ताला आठवतच नाही तो, तो सर्वांशी अतिशय लीनपणाने वागतो याच्या उलट एखादा गुरुबंधू कनिष्ठ असून गरीब असला त्याच्यामध्ये उत्तम गुणही असले तरी ते जाणून बुजून मानवयाचे नाहीत त्याच्या ठिकाणी असे म्हणणे याचे नाव असुया प्रत्यक्ष भेट झाली म्हणजे त्याच्या गुणांचे स्तुती स्तोत्र गावयाचे नम्रत्वाने पाय धरावयाचे पण लागलीच पाठीमागे त्याची छळणा म्हणजे निंदा करावयाची या सार्याचे नाव असुया सचशिष्याचे वर्तन या विषयात अगदी शुद्ध असते तो आपल्याला असुयेचा विटाळ होऊ देत नाही उत्तम असो मध्यम असो कि अगदी छल करणे त्याला माहितच नसते गुरुने सर्वत्र ब्रम्ह भावना धरावयाला शिकवलेले असते त्यावर निरंतर लक्ष ठेवून तो सर्वांना समभावानेच वंदन करतो छळ करावयाचे त्याला कधी माहितच नसते या प्रमाणे हे उद्धवा कोणत्याही प्राण्याचा हृदय कमली निरंतर वास करते तो सद्गुरूच्या सान्निध्याला पोचतो त्या भेटीची अपूर्वता काय सांगावी यापुढे नववे लक्षण तोही नवाच प्रकार आहे वायफळ बडबड सोडून तो सत्य व पवित्र भाषण करीत असतो सद्गुरुला तो लिनतेने आणि मृदुवाणीने प्रश्न करतो आणि गुरुचे वचन हे सत्यातले सत्य होय असे तो भक्ती पुरस्कर मानतो नाना प्रकारच्या युक्ती लढवणे अनेक प्रकारची मते प्रतिपादन करून अकांडतांडव करणे पाखांडांचे सहाय्य घेऊन महावादाने तोंड वाजवीत बसणे साधक बाधक युक्तीच्या सहाय्याने शब्दछल करणे आणि आपल्याच कोटीचा डोल मिरवणे या गोष्टी शिष्याच्या शिष्याचे बोलणे कसे असते तर जणू काय परिपक्व झालेल्या वाणीतील अमृतच प्रेमरसात घोळलेल्या शब्दांनी तो एकांतात प्रश्न करीत असतो खोडसाळ वादाची आंबट चिंबट कच्ची फळे देठासहित पूर्वीच झडून गेलेली असतात तो प्रांजळ आणि परिपक्व असेच भाषण करतो कपटी व मर्म भेदक भाषण करणे त्याला माहित नसते दुसऱ्याच्या वर्माला तो शिवत नसतो आणखी बोलण्यामध्ये दुसऱ्याचे मन दुखवेल किंवा अधर्म वाटेल असे कधीही बोलत नाही व्यर्थ शंका कधी घेत नाही निंदेविषयी तर तो मुकाच असतो मूल असो अडाणी असो की पंडित असो कोणत्याही लोकांना फसवावयाचे त्याला कळत नसते त्याला कर्कश बोलता येत नाही दुसऱ्याचा उपहास करणे माहीत नाही किंवा बोलताना तो कशाची आशाही धरीत नाही केवळ निरिच्छपणाने आणि वैराग्याने तो बोलत असतो त्याला अडीचे बोलणे माहीत नसते शब्दच्छलाने कुत्सितपणाही त्याला करता येत नाही अधिक बोलण्याचा त्याला वीट येतो बहुदा तो मौनव्रतच धरून राहतो त्याला वादविवाद किंवा वितंडवाद रुचत नाही उगीच कोणाशी भाषण करणेही आवडत नाही थट्टा विनोदही कोणाशी तो करीत नाही किंवा लौकिक शब्दही तो बोलत नाही त्याला वाकडे बोलावयाचे कधी माहीत नसते त्याच्या भाषणात कधी कपट नसते कोणाशी तो प्रतारणाही करीत नाही आणि तो खोटेही कधी बोलत नाही मनातून तर एखाद्याचे काम करायचे नसते आणि हो हो म्हणून त्याला नादा लावून तोंडघशी पाडावयाचे असेही बोलणे त्याला येत नाही तो सदा सर्वदा ही असतो पश्चिमेकडील दाराच्या फळ्या उघड्या ठेवल्या म्हणजे त्या जशा वाऱ्याने खटाखटा वाजत असतात त्याप्रमाणे तो बडबड करून व्यर्थ तोंडपिटी करीत नाही शब्द ब्रह्माविषयी संवाद करताना प्रतिपक्षाने युक्ती खोडली असता क्रोध येतो साधकाच्या मार्गात हे मोठे विघ्न आहे हे जाणून तो शाब्दिक बसत नाही तर निरंतर सद्गुरूंचे स्मरण करीत असतो आपल्या शब्दाने कोणाला उद्वेग नाही मुद्दाम बोलावयाची खटपट कधी करीत नाही बोलण्यामध्ये कधी आवेश दाखवत नाही उद्वेग उत्पन्न न होईल असेच तो बोलत असतो सत्य अत्यंत मधुर ऐकताना आल्हादकारक आणि सर्वांना खरोखर हितकर अशी गोडशी हरिकथा तो सांगतो सद्गुरूंची प्रार्थना करतानाही तो फारसे बोलत नाही आत्मसुख मिळण्याचे साधन तो एकाच शब्दात विचारतो अशी ही शिष्याची नऊ लक्षणे आहेत ही नवखंड पृथ्वीची भूषणे होत ती नारायणांनी कृपा करून भक्तांना दिली आहेत या नवरत्नांची सुंदर माळ जो सद्गुरूच्या कंठात घालील तो तत्काळ हा हा म्हणता सायुज्य सिंहासनावर बसेल या नवरत्नांचे पदक ज्या शिष्याच्या हृदयावर रुळत राहतील तोच सद्गुरूंचा सर्वोपरी निश्चित विश्वासू होय ह्या नवरत्नांचा अभिनव गुच्छ जो सद्गुरूंच्या भेटीला आणील तो स्वराज्याच्या मुकुटावर महामणी होऊन झळकत राहील उद्धवा आता तू येथे अशी शंका घेशील की बायका मुले धन धान्य यांसह वर्तमान नांदत असलेल्या शिष्याला अशी, अशी निर्लोभता कशी प्राप्त होते श्लोक सात पत्नी पुत्र घर जमीन आपतेष्ट धन इत्यादी सर्वांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सर्वांची सुखदुःखे स्वतः आहेत असा सगळीकडे समभाव ठेवून तटस्थ राहावे तर त्याविषयीही लक्ष देऊन ऐक शिष्य हा आपले दुःख नाहीसे करता आणि आत्मसुख करता विवेकाची साधने साध्य करून घेत असतो आत्मसुखाबद्दल विचार केला तर ते सर्वांच्या देहात सारखेच असते स्त्री आणि पुरुष या व्यक्ती विजातीय म्हणजे भिन्न भिन्न स्वरूपाच्या असल्या तरी त्यांच्यात सुख काही भिन्न भिन्न असत नाही असे पहा की स्त्री पुरुषांच्या देहात झाले तरी आत्मा आणि आत्मी असा काही भेद नाही आत्मसुख म्हणून जे आहे ते ज्याच्या त्याच्या ठिकाणी स्वतः सिद्धच असते सुखासाठी सारे प्रपंचातील पदार्थाला झोंबत असतात पण ज्याला गुरुगम्य प्राप्त होते त्याला अद्वैत निजात्म सुख लाभते एकत्वाने नित्य आणि निर्दोष असे आत्मसुख हाती आले असता ते हातचे सुख नाही करण्याकरता जो द्वैताची इच्छा करील तो अतिमूर्ख होय प्रपंचामध्ये जर सुख असते तर सनकाधिकांसारख्यांनी तो का सोडला असता तर द्वैत म्हणून जितके आहे तितके निखालच दुःखमयच आहे आणि अद्वैतामध्येच परम सुख आहे हेच ज्ञान साधकांनी संपादन केल्यामुळे बायका मुले, मुले आपषयी ते उदासीन बनले व अद्वैताकडेच त्यांचे थे मन लागले तेथे मग कोणाचे घर आणि कोणाचे शेत बायका मुलांना तरी कोण विचारतो नाना प्रकारची धनधान्याची समृद्धी असली तरी ती माझी व देह ही माझा असे तो म्हणत नाही उद्धवा ऐक याप्रमाणे माझे भक्त हे तत्व विचाराला लिगटल्यामुळे घरादाराला आणि संसाराला उदासीन होतात ते गुरुच्या चरणाला मिठी घालून प्रपंचाची झाडणी करून टाकतात आणि आत्मसुख देणाऱ्या गुरुरायाच्या भजनात मोठ्या भक्तिभावाने तत्पर होऊन राहतात तो भक्तिभावाने अष्टव प्रहर गुरुसेवाच करीत असतो तो निरंतर भक्तिभावाने आपले अंतकरण गुरुचरणीच ठेवून देतो उद्धवा आता तू अशी शंका काढशील कि देहाशिवाय भिन्न अशी कोणती वस्तू पाहून त्याला आत्मसुख प्राप्त होते आणि प्रपंचात असून अद्वैत कशी चढते तीही गोष्ट ऐक श्लोक आठ आत्मा स्वयंप्रकाशी सर्वाचा साक्षी आणि स्थूल व सूक्ष्म या दोन्ही देहांपासून तो पूर्णपणे वेगळा आहे ज्याप्रमाणे जळणाऱ्या लाकडापासून जाळणारा व प्रकाश देणारा अग्नी वेगळाच असतो आत्मा हा स्थूल व सूक्ष्म भिन्न आहे अशा वेगळेपणाने सर्व काल प्रपंचामध्ये वर्तन करीत असतो या दोन्ही देहांमध्ये जीव वागत असतानाही त्या जीवांना देहातीतपणा स्फुरतच असतो पण हे त्यांना समजत नाही तो माझा डोळा दुखू लागला असे म्हणतो पण मीच दुखू लागलो असे म्हणत नाही माझा पायच मोडला असे म्हणतो पण मीच मोडलो असेही म्हणत नाही याप्रमाणे देहात वागत असताही मी देहाहून भिन्न आहे असे प्रत्यक्ष सांगत असतो परंतु भ्रांत मनुष्याना भ्रमामुळे आपली देहातीत अवस्था कळत नाही द्रष्टा म्हणजे पाहणारा हा दृश्य म्हणजे दिसणारी वस्तू कधीच होणार नाही पाहण्याची वस्तू म्हणजे दृश्य हे जड असते आणि पाहणारा म्हणजे द्रष्टा हा त्या दृश्याला चेतविणारा म्हणजे जाणणारा असतो या हेतूने आत्मा हा देहाहून विलक्षण म्हणजे विपरीत लक्षणाचा आहे आत्म्याला दोन प्रकारांनी वैलक्षण्य प्राप्त झाले आहे एकतर तर म्हणजे पाहणारा ह्या दृष्टीने आणि दुसरे स्वप्रकाशकत्वाने स्वसंवेदत्वाने म्हणूनच तो दोन्ही देहाहून अगदी विलक्षण म्हणजे भिन्न आहे दृश्याहून द्रष्टा भिन्न आहे तर मग तो मन होईल असे म्हणशील तर ते चारवाकाचे मत होय आत्म्याला मन म्हणता येणार नाही कारण अकरा इंद्रियांमध्ये मनालाही एक इंद्रिय असेच मानलेले आहे ते इंद्रिय असल्यामुळे जड होय ह्याच कारणाने मन काही आत्मा प्रपंचामध्ये मनाची दक्षता दिसून येते पण ती खरोखर काही मनाची नवे, ज्याप्रमाणे प्राणाशिवाय राजालाही कधी आपलं वैभव दृष्टी पडावयाच नाही शस्त्राच्या एकाने लोखंडाच्या चि, शस्त्राचे सामर्थ्य नव्हे तर ते शुराचे बळ होय लोखंडाचा मोठा गोळा आहे तो आगीत टाकला तर तो तप्त होऊन धडाधडा ज्वाळा निघू लागतात पण ते काही लोखंडाचे सामर्थ्य नव्हे त्या लोखंडा लोखंडासारखेच मन हे जड आहे त्याला श्रेष्ठ राग काढून दाखवले तर तो त्या काही मुरलीचा गुण नव्हे ते त्या गाणाऱ्याचे कौशल्य आहे त्याप्रमाणे मनाचा व्यापार परतंत्रच आहे असे तू समज त्याचा तो व्यापार काही स्वतंत्र नसतो कारण मन हे जडच आहे सूर्याचे किरण लागले म्हणजे सूर्यकांतातून अग्नी निघतो त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रकाशाने मन मोठ्या वेगाने वागत असते मन हे जडत्वामुळे जड आहे आणि आत्मा स्वप्रकाशाने प्रकाश आहे म्हणून मन हे आत्म्याच्या अधीन आहे आणि आत्मा हा आत्मत्वानेच स्वाधीन आहे माझे मन असे प्रत्यक्ष म्हणत असतो पण मीच मन असे काही म्हणत नाही म्हणून मनापासून आत्मा हा भिन्नच आहे तो वेगळेपणाने म्हणजे साक्षी रुपाने असतो दोन्ही देहाहून भिन्न अशा दृष्टीने उपाधी सत्य आहे असे मानतात ती खरोखर मिथ्या करून सोडतात अर्थातच ही शुद्ध बुद्धी नव्हे आता तू म्हणशील कि मनाहून वेगळा असलेला तो आत्मा ब्रम्हदेव असेल कारण तो सर्व देवात श्रेष्ठ असा आहे पण हा ही संशयितपन्न होऊन सृष्टीची उत्पत्ती करू लागला केवळ नाभी कमळात जन्मलेला ब्रह्मदेव ते माझ्या पोटचे बाळ आहे ते माझ्या पोटावरच खेळ खेळते तो शुद्ध आत्मा देवांचा जितका समुदाय आहे तितका माझ्यापासूनच प्रकाश मिळवणार आहे सर्व आणि अनादि देव तो मी स्वयंप्रकाश स्वभावी आत्मा तो मीच होय दोन देह आणि मन यांच्याहून आत्मा आधी भिन्न आहे हिरण्य म्हणजे ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह त्याहूनही आत्मा अगदी भिन्न आहे हे भक्तोत्तमा उद्धवा हिरण्य गर्भ हाच परमात्मा असेही नाही कारण हिरण्य गर्भाचा ही आत्मा मी आहे तेव्हा त्याला माझी महिमा कुठून येईल तात्पर्य हिरण्य गर्भाची उपासना करणे ती एक साधन रूप समजूनच करावी पण ती माईक असल्यामुळे तिला खऱ्या आत्म्याचे स्वरूप यावयाचे नाही तीच विलक्षणता ज्या योगे भक्तांच्या हाती लागेल अशा रीतीने दृष्टांत वगैरे देऊन व्यक्त करतो अग्नी हा लाकडामध्ये तो काही लाकूड होऊन राहत नाही लाकडे घासावीत तेव्हा तो प्रकट होतो आणि लागलाच त्या लाकडांना जाळून टाकतो त्याप्रमाणे आत्माही देहातच असतो पण तो देहच होऊन राहत नाही तो जेव्हा ब्रम्हज्ञानाने प्रकाशतो तेव्हा तो अनाया पदार्थित केलेल्या अग्निच्या दृष्टांतावरून आत्म्याचे खरे स्वरूप नित्यत्व आणि विभूत्व निजात्मबोधाने सिद्ध होते काष्टाच्या योगानेच अग्निला जन्म नाश नाम व रूप ही प्राप्त होतात त्याप्रमाणेच आत्म्यालाही देहाच्या योगानेच विकारभास प्राप्त होतो श्लोक नऊ जसा लाकडाशी संबंधित असून त्याहून वेगळा असलेला अग्नी लावणारा असा लाकडाचे गुण स्वतः घेताना दिसतो त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा देहात असल्यामुळे वेगळा असूनही देहाचे गुण धारण करतो अनेक प्रकारची काष्टे एकत्र एक झाल्याच्या योगाने काचे गुण अग्निच्या अंगात आलेले जगामध्ये प्रत्यक्ष दिसतात तरी अग्नि त्यांच्यापासून अलिप्तच असतो लाकडावर लाकूड घासले असता अग्नी, अग्नी बाहेर पडतो त्याला अग्निउत्पन्न झाला असे म्हणतात त्याचप्रमाणे लाकडाच्या आकाराप्रमाणे तो लहान थोरही झालेला दिसतो अग्नी हा लाकडाच्या आकाराप्रमाणे त्रिकोणी वाटोळा वाकडा आहे असाही भास होतो आणि त्यातील लाकडे पार जळून खाक झाली म्हणजे विस्तव नाहीसा झाला असे म्हणतात त्याप्रमाणे अजन्मा शाश्वत व अव्य असा जो आत्मा त्याला देहाचेच आकार, विकार, जन्म, नाश इत्यादी स्वभाव संधी अग्नीच्या दृष्टांताने हे समजावून दिले ते उद्धवाच्या मनाला कदाचित पटणार नाही म्हणून श्रीकृष्णांनी तेच निरोपण सांगण्यास आरंभ केला ते म्हणाले उद्धवा यावर तू असे म्हणशील कि अग्नीचा आणि काष्ठांचा संयोग ही मूळची सिद्ध गोष्ट आहे तेव्हा लाकडाचा धर्म अग्नीला लागतो ही गोष्ट मला मान्य आहे परंतु आत्मा हा मूळचाच नित्यसिद्ध आणि अविकारी असा आहे तो स्वतः गगनाला सुद्धा स्पर्श करीत नाही मग त्याला देहाचा संग कसा लागेल आणि त्याच्या योगाने तो विकार कसा आत्म्याला देहाचा संघ घडतो हे बोलणेच मुळी खोटे आहे हे कधी न घडणारेही जर घडेल तर तो देहबुद्धीत सापडेल आणि जो देहबुद्धीत सापडला तो शुद्ध देहधारीत झाला मग त्याचकडून देहबुद्धीचा त्याग कसा घडणार असा संशय उत्पन्न होतो श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले अशी शंका कदाचित तू घेशील या याकरता तू मनाच्या मनात मन घालून त्याचा विचार ऐक हे जगत श्रेष्ठ भक्ता ही गोष्ट केवळ शब्दचातुर्याने हाताला चढण्यासारखी नाही ही, ही माझी गुप्तांमधील गुप्त गोष्ट आहे ती केवळ तुला म्हणूनच सांगतो श्लोक दहा हे मनुष्याचे शरीर त्रिगुणांचे बनलेले आहे या गुणांमध्ये मी माझेपणा असल्यामुळे माणसाच्या मागे संसार लागला आहे त्याचा नाश आत्मज्ञानानेच होतो उद्धवा ऐक पुरुषोत्तम म्हणून जो पुरुष आहे मायेचे सर्व गुण ज्याच्या अधीन आहेत ईश्वर असे ज्याला शास्त्रांनी अन्वर्थक नाव दिले आहे त्या ईश्वराची जी माया जिला जीवाला संसारात पाडावे आणि व्यर्थ भ्रम वाढवा इत्यादी अनेक कार्या करता निर्माण केली आहे त्या मायेमध्ये जे चैतन्य प्रतिबिंबित झाले आहे त्यालाच जीव असे म्हणतात मूर्खाला ज्याप्रमाणे डबक्यात चंद्रबिंब बुडाले असे खोटेच दिसते तसेच हे आहे पण चंद्र हा त्या डबक्याला न आकाशामध्ये अलिप्तच असतो त्याप्रमाणे आत्माही अविद्येपासून निराळाच आहे प्रतिबिंबाला सुद्धा अविद्या शिवत नाही मग बिंबाला कुठली शिवणार अहम या उत्पन्न करते लिंगदेह बलवान झाला म्हणजे तोच विषय भोगाचे दृढ मूळ होतो पण लिंगदेह काही स्थूल भोग घेऊ शकत नाही सूक्ष्म भूत समूहच स्थूल भूताकार होतो त्यानंतर पंचमहाभूतांपासून देह उत्पन्न होतो अशा प्रकारे देह त्यामुळे अहम ममता वाढते आणि खरोखर मी कोण हे तो विसरूनच जातो आत्मसुखाची गोडी कळत नाही त्यामुळे विषयांची चटक लागून राहते पापपुण्याच्या राशी जोडतो सुबुद्धी असता ही अशा रीतीने पायात बेडी पडते अशी भावना दुड़ देहाचे आणि मग फळाच्या वैभवाची इच्छा धरून कर्माचरण करू लागतो एखादा सार्वभौम राजा आपल्या मंदिरात पुष्पशय्येवर निजलेला असतो तोच स्वप्नामध्ये भिकारी होऊन एखाद्या अंत्यजाच्या घरी अन्न मागवायला जातो तेथे एखादा तुकडा हातावर पडावा म्हणून तो त्या नीच्याला म्हणतो अरे तू खरोखर राजा आहेस पण आपण स्वतः राजा आहे याची त्याच्या मनाला आठवणही होत नाही स्वप्नामध्ये आपण भिकारी आहोत हेच त्याच्या मनात बिंबलेले असते त्याचप्रमाणे आपली निजात्मता विसरून जाऊन तो देवांना आणि देवतांना फळे मागू लागतो पण खरोखर देवांचा ही देव आपण आहे हे त्याला मुळीच आठवत नाही त्या स्वप्नाच्या राजे साहेब स्वप्नात बडबडत आहेत त्याला गाढ व बेशुद्ध अवस्थेने घेरलेले असते झोपेच्या भरात सारे अंग गडबडा लोळत असते ते नागवे आहे का उघडे आहे याचीही त्याला शुद्धी नसते झोपेमध्ये तो घोरत असतो त्याला पुरोहित येऊन थापटतो तेव्हा विस्मय पाऊन जागा होतो व नागवेपणा करता, अंगावर वस्त्र घेतो आपण स्वप्नात भिकारी झालो होतो हे सांगावयाची त्याला लाज वाटू लागते त्याप्रमाणे अविद्या रूपनिद्रेच्या तंद्रीने घेरले म्हणजे मी देहधारी मी कपाळकरंटा मी श्रीमंत मी ज्ञाता मी मोठा असे तो देहात्म बडबडत असतो त्या झोपाळू पण तो कर्मा कर्मरूप देहाच्या मोहने असल्यामुळे हिताहित तरी पाहणार कोण तो तसाच गाड मूड अवस्थेमध्ये दीर्घ संकल्पाने लोळत असतो आणि लोभाने पाहिजे ती बडबड करतो व मी आणि माझे असे ओरडत असतो अशा रीतीने गडबडा लोळत असता अकस्मात दैव योगाने गुरुच्या पायावर जाऊन आदळतो तेव्हा जवळ आलेला पाहून श्रीगुरु कृपावंत होऊन त्याला निजबोधाने थोपटतात ब्रह्मा हमस हमस्मी मी ब्रह्मा आहे अशी वाणी एक वेळ कानावर पडली की तत्काळ अविद्यारूप निद्रा पळून जाऊन तो लागला जागा होतो जागा होताच तो विस्मित होतो आणि मी देह म्हणताना लाजू लागतो व देह कर्माची निंदा करतो आणि कर्मातीत जे ब्रह्म ते मीच असे म्हणतो संसार बंधन पाठीस लागावयाला अविद्या हीच एक कारण आहे तिला छेदावयाला ब्रह्मविद्या हेच तीक्ष्ण खडग आहे असे तू समज ब्रिद्येचे निरसन करते त्याथी ती ब्रह्माहून अवश्य भिन्न असली पाहिजे आणि ती भिन्न म्हटली की अद्वैत मोडले असे म्हणशील तर सिद्धांता हे टिकणारे नाही अज्ञानामुळेच प्रपंच वाढला आहे त्या आणि अज्ञानाच्या सूक्ष्म वाटा आहेत काट्याने काटा काढून टाकला म्हणजे सारी याता संपली अविद्या ही जीवाला बंधन घालणारी आणि महाविद्या ही बंधाचे छेदन करणारी आहे त्या दोन्ही तुला सविस्तर सांगून दिल्या आता तीच ब्रम्हविद्या आपल्याला कशी प्राप्त होईल याबद्दलची पूर्वपीठ विवंचना सांगतो ती लक्ष देऊन ऐक श्लोक अकरा म्हणून विवेकाने देहामध्ये दे असणाऱ्या केवल स्वरूप परमात्म्याला नीट जाणून सूक्ष्म देहांविषयीची सत्यबुद्धी सोडून द्यावी उद्धवा याच करता जिज्ञासूने चित्ताला नेहमी स्थिर ठेवावे म्हणजे सत्यासत्य विभागाने विवेक उत्पन्न होतो त्यात असत्य असेल तितकी अविद्या होय तिच्या योगे करून जीवाला अतिशय संपादन करावी सद्विद्या साध्य केली की सद्वस्तू परब्रह्म आपल्याच ठिकाणी याच देहात कुटस्थ होऊन आहे शरीर इंद्रियांच्या समुदायात ब्रम्ह हे व्यापलेले असते पण ते व्यापलेले असूनही अलिप्त आणि स्वभाव धर्माप्रमाणे नित्यमुक्तच राहते सद्विद्येचे साधन करून आत्मानुसंधान धरून साधकाने दोन्ही देहांचे निरसन साध्य करून घ्यावे स्थूल देह हा नश्वर असल्यामुळे त्या त्यामुळे बाकी राहते ते, ते निर्विकल्प ब्रह्मच राहते ज्याप्रमाणे आकाशात प्रचंड मेघ पंक्ती भरून येऊन आपल्याच सामर्थ्याने पर्जन्यवृष्टी करतात पण त्याच शरद ऋतूच्या अखेरीस आकाशातच लुप्त होतात त्याप्रमाणे देहामध्ये जी आत्मबुद्धी दृढ केलेली होती तीच विवेकाचा उदय होताच नाहीशी होऊन जाते काजव्याच्या उजेडाची ज्योत सूर्याला पाहवायाला कशी मिळणार त्याप्रमाणे ब्रम्हविद्येचा उदय झाल्यावर देहाचे सत्यत्व कसे टिकणार दोराच्या ठिकाणी सापाचा भास झाला होता त्याची जेव्हा शहानिशा झाली तेव्हा सापाचा आकार जाऊन दोर तो दोराच्या स्वरूपाने शिल्लक राहिला विवेकाने ठरवले असता ज्याप्रमाणे नरदेहाचा आश्रय करून ब्रह्मविद्या वाढलेली असते तेव्हा तिचे जन्मस्थान जो देह त्याचे निर्मूलन ती कशी करील उद्धवा अशा प्रकारची शंकाही कदाचित घेशील तर अग्निच्या उत्पत्तीच्या दृष्टांताने तिचे समाधान तुला सांगतो ऐक श्लोक बारा युद्धाच्या लाकडापासून घुसळून काढतात त्यात खाली लाकूड असते त्याला अधर अरणी म्हणतात वरच्याला उत्तर अरणी म्हणतात आणि मधल्या उभ्या रवीसारख्या लाकडाला मंथनकाष्ठ म्हणतात हे घुसळले असता अग्नी उत्पन्न होतो येथे हे रूपक केले आहे ज्ञानरूप अग्नि उत्पन्न होणाऱ्या क्रियेत आचार्य खालचे लाकूड आहेत आणि शिष्य वरचे आचार्यांचे प्रवचन हे मंथन काय हो त्यापासून आत्मज्ञानरूपी अग्नि निर्माण होतो तो परमानंद देणारा आहे दोन लाकडे एकमेकांवर घासून त्या घषणाने अग्नि उत्पन्न केला तर तो त्या लाकडांना जाळून अग्नीच्या रूपाने प्रज्वलित होतो त्याप्रमाणे ब्रह्मविद्या ही गुरु संवाद रूप मंथनाने घषणाने उत्पन्न होते त्या मंथनाचे निरूपण लक्ष देऊन ऐक त्यात गुरु हा आद्य अरणी म्हणजे अग्नि उत्पन्न करण्याचे खालचे काष्ठ आणि शिष्य हा उत्तरारणी म्हणजे वरचे काष्ठ होय उपदेश हा मंथा म्हणजे घुसळण्याची रवी होय आणि गुरुशिष्यांचा संवाद ही मंथनक्रिया होय याप्रमाणे मंथन करावे या मंथनात म्हणजे संवादात जर आळस केला तर ज्ञानाग्नी काही उत्पन्न होणार नाही आपणच आपल्याला फसवल्यासारखे होऊन असलेल्या साधनावर पाणी पडते आळसाचा मार्गपत करला की एवढा अनर्थ अंगावर कोसळतो या योगाला साध्य करण्याकरता आठही प्रहर योगी कष्ट करीत असतात आपल्या हितासाठी जागृती ठेवून गुरुवचनावर विश्वास धरून एकसारखे मंथन मनन करीत राहावे तेव्हाच ब्रह्मज्ञान प्रकट होते ते ब्रह्मज्ञान एकदा प्रकट झाले की देहाचे भान उरुज देत नाही दृश्य द्रष्टा आणि दर्शन हे सारे तात्काळ ग्रासूनच टाकते आत्मज्ञानाने आत्मस्वरूप लाभले की कार्य कर्म आणि करता किंवा ज्ञान ज्ञेय ज्ञा होतो, नाश श्लोक तेरा बुद्धिमान शिष्यांची ती अत्यंत शुद्ध झालेली बुद्धी गुणांपासून उत्पन्न झालेल्या विषयरूप मायेचे भस्म करून टाकते ते, ते जेव्हा जग उत्पन्न करणारे गुण भस्म होतात तेव्हा इंधनाला जाळून स्वतः अग्निप्रमाणे सद्गुण संपन्न असावा लागतो अशा प्रकारच्या अधिकारी मुमोक्षुच्या मस्तकावर शास्त्र पारंगत व स्वानुभव संपन्न अशा गुरुंनी वरदहस्त ठेवला असताना त्याला तत्काळ निजबोध प्राप्त होतो त्या निजबोधात दृष्टी स्थिर झाली म्हणजे गुणांचे कार्य गुणांच्याच पोटात शिरते तेव्हा गुणच गुना गुणाला गिळून टाकतात तमाला रजोगुण प्राशन करतो <coughs>